सर्ग, राम रागावला हे हा लोक नश्ट तो पुना हे हा तो तू पर तसे बोल लोकनाथा लोकानी उत्पत्ति कशतो सृथ्वी निर्माण स्वयंभू ब्रह्मा दैवत निर्माण त्याने वराह उन ही पृथ्वी आणि सारे जग आत्मप्रत्ययी निर्मिले। ब्रह्मा हा आकाशापस तो शाश्वत नित्य अव्यय हैपस मरीची जन्मला मरीचीपास कश्यप पुत्र कश्यपापसान जन्मला मनु साक्षात विवस्वानाप जन्मला तो ईश्वाकू हा त्याच्या मनूचा पुत्र मनूने ही समृद्ध भूमी पहिला प्रथम ज्याला दिली तो इश्वाकू पहिला अयोध्येचा राजा जाण इश्वाकूचा पुत्र श्रीमान कुक्षी म्हणून प्रसिद्ध होता कुक्षीचा पुत्र विकुक्षी म्हणून झाला विकुक्षीचा पुत्र प्रतापी प्रता बान, महा बाण आणि बाणाचा तपस्वी महाबाहू अनरण्य अनरण्याच्या राज्यकालात कधीही अनावृष्टी झाले नाही किंवा त्या पृथ्वीपासून महा तेजस्वी त्रिशंकू जन्माला आला तो वीर सत्यवचनाने सशरीर स्वर्गाला गेला त्रिशंकू पासून महायशस्वी धुंधुमार झाला धुंदुमार पुत्र झाला धुंदुमारापासून महा तेजस्वी झाला युवनाश्वाचा पुत्र श्रीमान मांधाता जन्मला मानधात्यापासून महा तेजस्वी सुसंधी झाला सुसंधीपासून ध्रुवसंधी आणि प्रसिद्धीला भरत हा शत्रूचा नाश करणारा पुत्र झाला महाबाहू भरताला असे तो मुलगा झाला हय हय तालजंग आणि शूर शशबिंदू हे राजे त्याचे शत्रू झाले युद्धात त्या सर्वांशी सामना देत असताना राजा हाकला गेला आणि तो एका रम्य पर्वतावर जाऊन मुनी होऊन बसला त्याच्या दोन भाऱ्या तिथे गर्भिणी झाल्या अशी वदंतग्यशाली कमलने भाऱ्या देवासारख्या तेजस्वी भार्गवाच्या जाऊन पाया पडली आणि तिने आपल्याला उत्तम पुत्र व्हावा अशी इच्छा व्यक्त केली दुसरे होते तिने त्या गर्भाचा नाश करण्याकरता आपल्या सवतीला गरव दिले होते त्यावेळी च्यवन हा भार्गव वस्ती होता. त्या ती कालिंदी गेली आणि तिने त्याला वंदन केले भार्गव संत तुला असा एक पुत्र होईल की जो महात्मा लोकविख्यात होईल तो धर्मनिष्ठ अत्यंत दरारा ठेवणारा वंश वाढवणारा आणि शत्रूंना नाहीसे करणार असा होईल हे ऐकून मुनीला प्रदक्षिणा घालून त्याची अनुज्ञा घेऊन ती घरी आली आणि कमरपत्राप्रमाणे नेत्र असलेल्या आणि पद्म गर्भासारखी कांती असणार्या पुत्राला तिने जन्म दिला गर्भाला जे गरड तिला दिले होते त्यासहला सगर धरा तो राजा सगर नावाचा ज्याने पर्व काळ यज्ञ केला आणि आपल्या वेगाने या सर्व प्रजांना त्रस्त केले त्याने समुद्र खून काढला सगराला असमंज म्हणून नावाचा पुत्र झाला असे मी ऐकले तो पापकर्मी निघाला म्हणून पिताने जो तो जिवंत असतानाच त्याला राजाबाहेर हाकडून दिले या असमंजाला पराक्रम अंशमान पुत्र झाला अंशमानाला दिलीप आणि दिलीपाला भगीरथ झाला भगीरथाला ककुच्छ झाला ज्याच्या पुढच्या सर्व वंशजांना काकुच्छ्य म्हटले गेले का कुकुच ककुच्छ्याला रघु झाला म्हणून पुढचे सगळे राघव म्हटले जातात रघुचा मुलगा तेजस्वी प्रबुद्ध झाला तो नरमुक्षक झाला कलमाशपाद सौदास या नावाने तो लोकात प्रसिद्ध झाला कलमाश्पादाचा मुलगा शंखण झाला असे आम्ही ऐकले तो महान पराक्रम करून सैन्यासह नष्ट झाला शंखणाचा पुत्र शूर श्रीमान सुदर्शन हा झाला सुदर्शनाचा अग्निवर्ण आणि अग्निवर्णाचा शिघ्रग पुत्र झाला शिघ्रगाचा मरू मरूचा पशुश्रुव प्रशुश्रवाचा महामना अंबरीश पुत्र झाला नहुश। पुत्र नहुष, सुव्रत आजाचा पुत्र धर्मात्मा राजा दशरथ ज्याचा ज्येष्ठ वारस पुत्र तू राम म्हणून प्रख्यात आहेस म्हणून तू या आपल्याच असलेल्या राज्याचा स्वीकार कर आणि राजा जगाचे रक्षण कर ईश्वानकुंच्यामध्ये जो पहिला जन्माला आलेला असतो तोच राजा होतो तसा ज्येष्ठ पुत्र असताना लहानाला अभिषेक केला जात नाही ज्येष्ठालाच केला जातो हा राघवांचा स्वतःचा कुलधर्म जुन्या काळापासून चालत आलेला तू यावेळी सोडून देणे बरे नाही विपुल रत्न आणि विपुल लोक भूमीवर तू पित्याप्रमाणे महायशस्वी होऊन शासन कर अयोध्याकांडाचा एकशे दहावा सर्ग समाप्त